पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांडे वाचक मिलिंद पहिले मित्रे रावी एका सरोवरामध्ये कंबुग्री व नावाचा एक कासव राहत होता संकट व विकट, नावाचे दोन हंस त्याचे परममित्र होते ते रोज नित्य नेमाने त्या सरोवराच्या काठी येऊन देव व ऋषी यांच्या कथा त्याला सांगत असत आणि सुरी मावळला ते आपल्या घरी जात असत एका वर्षी पाऊस न पडल्यामुळे त्या सरोवराचे पाणी आटू लागले तेव्हा कासवाचे काय होईल या दुखाने ते हा त्याला म्हणाले आता या सरोवरात चिखल आणि शेवाज याशिवाय काहीच राहिले नाही त्यामुळे तुझ्या काळजीने आम्ही व्याकुळ झालो आहोत कासव ही मोठ्या काळजीतच होता तो म्हणाला खड्यांना तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर यातून काहीतरी मार्ग काढा अत्यंत विकट परिस्थितीतही धैर्य सोडवू नये धैर्यामुळे एखाद्या वेळी सुटकेचा मार्ग सापडतो भर समुद्रात जहाज फुटले तरी खलाशी धैर्य न सोडता काहीतरी उपाय योजित असतात मिश्र आणि आपले बांधव यांच्या रक्षणासाठी बुद्धिमान मनुष्य नेहमी येतन करीत असतो असे मनुते आहे मला जो एक उपाय सुचला आहे तो सांगतो तुम्ही एक लहानशी काठी किंवा दोरखंड आणा मी त्याला मधोमध तोंडाने घट्ट पकडून लोमकळत राहील तुम्ही काठी भरपूर पाणी असलेल्या सरोवरात नेऊन सोडा तुझी छान आहे परंतु येथून निघाल्यावर तू त्या सरोवराजवळ पोहचे पर्यंत तोंड उडू नकोस नाहीतर काठी पासून सुटून तू खाली पडशील हंस म्हणाले कासवाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि ते हंस कासवाला घेऊन जायला निघाले वाटेत त्यांना एक गाव लागले त्या गावावरून उडत असताना लोकांनी त्यांना पाहिले आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते ओरडू लागले त्याबरोबर लोकांचा मोठा दमाव दमला आणि मोठा कोलाहल झाला खाली चाललेला हा कोलाहल कासवाच्या कानावर आला आणि काय चालले आहे हे जाणण्याची अनिवार इच्छा झाल्यामुळे बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले त्याबरोबर काठी त्याच्या तोंडातून सुटली आणि खाली पडून तो मरण पावला गोष्ट संपवून पिटवी म्हणाली म्हणून म्हणते की हिताची गोष्ट सांगत होते ती ऐकली नाही नाही तर हा प्रसंग आला नसता अनागत विधाता आणि प्रत्युत्पन्न मती हे दोघे यशस्वी होतात व यष्य नेहमी नाश पावतो हे तुम्हाला माहीत नाही का हे कसे किटव्याने विचारले किटवी म्हणाली ऐकाश